पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण एकविसावे युरोपात तेरा वर्षाहून अधिकच काळ लोटल्यानंतर मी युरोपमध्ये पुन्हा पाऊल टाकले महायुद्ध क्रांती कल्पना ती यांनी खचून भरलेली तेरा वर्षे उलटून गेली होती युद्धकालीन रक्ताच्या व अत्याचारांच्या समुद्रात माझ्या परिचयाच्या जुन्या जगाने जलसमाधी घेतली असून माझ्या स्वागतासाठी नवे जग उभे होते सहा सात महिने युरोपात वास्तव्य होईल फार फार तर वर्षखेर राहावे लागेल अशी माझी कल्पना होती पण तब्बल एक वर्ष नऊ महिने आमचा मुक्काम झाला या काळात माझ्या मनाला शांती व शरीराला विश्रांती मिळाली आम्ही बहुतेक सर्वका, काळ स्वित्झर्लंडमध्ये झिनिवात व मोटाना येथील डोंगरावरील आरोग्यधामात घालवला माझी धाकटीबाईन कृष्णा एकोणीसशे सव्वीसच्या उन्हाळ्यात आम्हाला येऊन मिळाली युरोपात आम्ही असेपर्यंत ती आमच्याबरोबरच होती पत्नीला सोडून फार वेळ दूर राहणे इष्ट नसल्यामुळे दुसऱ्या गावी मला फारच थोड्या वेळ रहावायला मिळत असे पत्नी बरी झाल्यावर मात्र फ्रान्स इंग्लंड व जर्मनीमध्ये आम्ही फार हिंडलो गिरीश रुंगावरील आमच्या घराभोवती बर्फाचा घेरा पडला की हिंदुस्तान व त्याचप्रमाणे युरोप खंडापासून आपण सर्वस्वी अलग झालो आहोत असा वास होई किनाऱ्यावरील प्रेक्षकांप्रमाणे माझी स्थिती झाली होती लिहावे वाचावे प्रसंगाशी अनुसंधान राखावे युरोपातील नवीन रचनेकडे पहावे त्यातील राजकारणाकडे अर्थकारणाकडे व तेथे नांदणाऱ्या मनुष्या मनुष्यातील अधिक मन मोक्या संबंधाकडे लक्ष द्यावे व त्यांच्यातील रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा आम्ही जिनीवाला गेल्यावर राष्ट्रसंघाच्या व आंतरराष्ट्रीय मजूर कसेरीच्या कार्याविषयी मला जिज्ञासा वाटू लागली पण हिवाळा सुरु झाला तसे हिवाळी खेळात माझे मन रंगून गेले काही महिनेतरी मला दुसरे तिसरे सुचत नव्हते मला दुसरा काही उद्योग राहिला नव्हता बर्फावरील स्केटिंग मी पूर्वी केले होते पण स्किंगचा मला अभ्यास नव्हता मला त्याची फारच चटक लागली बरेच दिवसापर्यंत त्याचा त्रास झाला पुष्कळ वेळा साष्टांग नमस्कारही घालावा लागला तरी मी त्याचा पिच्छा सोडला नाही त्या खेळात माझे मन रंगून जाई त्या काळात विशेष असे काही घडलेच नाही दिवसामागून दिवस चालले होते माझ्या पत्नीची प्रकृती हळूहळू सुधारली व तिला शक्तीही आली तिकडे आम्हाला फारच थोडे हिंदी लोक भेटले पण आमच्या युरोपमधील मुक्कामाच्या पावणे दोन वर्षाच्या मुदतीत नावाने माहिती असलेल्या काही हिंदी निर्वासितांची व जुन्या क्रांतिकारकांची भेट झाली जिनीवाला श्यामजी कृष्ण वर्मा आपल्या रुग्ण पत्नीसह एका घराच्या अगदी वरच्या मजल्यावर राहत असत त्या वृद्ध पती पत्नींच्या घरात कायमचे नोकरसाकर वगैरे कोणीच नसावे बिराडाचा खोल्या अंधाऱ्या व कोंदट होत्या हरेक वस्तूवर धुळीचा जाड थर बसलेला असे श्यामजींचा वैमुबलक पैसा होता पण तो खर्च करावा असे त्यांना वाटत नसे आनादोनाने वाचावेत म्हणून ट्रामवेत बसता ते पाहित जात भेटीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ते सायंश्यक पाहत असत ती व्यक्ती ब्रिटिश हेर असावी अगर त्यांच्या पैसावर डल्ला मांडण्यासाठी तरी ती आली असावी असा, असा त्यांचा ग्रह उलट पुरावा मेळेपर्यंत कायम राही इंडियन सोशोलॉजीस्टच्या जुन्या प्रती त्यांच्या किशात कोंबलेल्या दिसावयाच्या बारा पंधरा वर्षापूर्वीचे आपण लिहिलेले लेख ले, ते मोठ्या उत्सुकतेने वाजून दाखवत हॅम्पस्टेड येथील इंडिया हाऊस ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी पाठवलेली हेर त्यांची आपण केलेली फटफजिती वगैरे जुन्या जमान्यातील गोष्टीच ते सांगतच बसत जीर्ण आणि धुरोळा पुस्तकांनी भरलेली कपाटे भिंतीला टेकून सर्वत्र ठेवलेली होती कोणत्याही नोख्या माणसाकडे ती पुस्तके मोठ्या दुःखी चेहऱ्याने पाहत आहेत असा बास होई जमिनीवर देखील कागद पुस्तके अस्ताव्यस्त पडलेली आढळत कितिक तरी दिवस आठवडे अगर महिने ती तशीच पडलेली असावी। त्या सर्व जागेवर अवदासिन्याचे व वा वार्धक्याचे वातावरण इतके पसरले होते की तेथे जिवंतपणाचा तोंडोळा देखील आगंतुक पाहण्याप्रमाणे अनिष्ट वाटावा त्यांच्या खुलीकडे जाणाऱ्या निशब्द व अंधाऱ्या अशा वाटेने जाऊ लागले की कोपऱ्या आडून सावली दत्त म्हणून पुढे उभी तर राहणार नाही असा विचार मनात आणि त्या घराच्या बाहेर पडल्यावर मोकळावाला अंगाला लागला की जीवाला सुटकेचा आनंद होत असे आपल्या पैशांची व्यवस्था लावावी सार्वजनिक कार्यासाठी निधी करून ठेवावा त्यातून हिंदी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी पैसा मिळावा असे श्यामजींच्या मनात होते मी एक निधीधारक व्हाव असे त्यांनी सुचवले पण ती जबाबदारी स्वीकारण्याची मी विशेष उत्सुकता दाखवली नाही त्यांच्या पैशाच्या व्यवहारात स्वतःला अडकवून घ्यावायची माझी इच्छा नव्हती शिवाय मी अधिक उत्सुकता दर्शवली तर मला त्यांच्या पैशाची हाव सुटली आहे असाही किंत त्यांच्या मनात लगेच आला असता त्यांच्यापाशी किती माया आहे याचा थांबपत्ता कोणालाच नव्हता जर्मन मार्गच्या घसरगुंडीत त्यांना बराज गोता बसला असेही लोक म्हणत बडेवडे हिंदी गृहस्थ प्रसंग विशेषी जिनीवायला उतरत असत राष्ट्रसंघाकरता येणारे लोक अधिकारी वर्गापैकीच असत जेव्हा त्यांच्या हारामोऱ्याला उभे राहणेसुद्धा श्यामजींना शक्य नव्हते परंतु मजूर कचेरीच्या कामासाठी प्रमुख बिनसरकारी व्यक्ती येत असत व मधूनमधून प्रसिद्ध काँग्रेसवालेही येत त्यांना भेटण्याची मात्र श्यामजी खटपट ते शामजींचे स्वागत कसे करीत ते पाण्यासारखे होते श्यामजींची भेट घेणी बहुदा, बहुधा सुचे वाटत असल्या असल्याकारणाने समाजात त्यांना ते टाळण्याचा प्रयत्न करीत व खासगी पिढीचा प्रसंग आला तर काहीतरी सबब सांगून सटकून त्यांच्याबरोबर हिडणे फिरणे बिंदोक समजण्यात येत नसे अशा प्रकारे श्यामजी व त्यांची बायको यांचे आयुष्य एकांतवासात व्यतीत होत होते मुले बाळ नाहीत मित्र बांधव नाहीत ओळखी लेखी नाहीत मनुष्यांशी जवळजवळ संबंधच नाही पुरातन अवशेषाप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती त्यांचा काळ संपला तरी हे यात होते असेच म्हटले पाहिजे वर्तमान काळा अशी त्यांची पटत नसे म्हणून जगाचा लोंडा देखील जणू काही त्यांना टाळून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून वाहत चालला होता पण केव्हा केवळ त्यांच्या डोळ्यात पूर्वीची ठिणगी लगाकत अस त्यांच्यात व माझ्यात समानभूमी अशी कोणत्याच प्रकारची नसली तरी त्यांच्याविषयी मला सहानुभूती व वा अनुकंपा वाटल्याशिवाय राहिली नाही त्यांच्या मृत्यूची बातमी नुकतीच वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली त्यांच्या पाठोपाठ लवकरच त्यांची सुशील पत्नी लग सोडून गेली श्यामजींच्या परदेशातील वास्तव्यात आमरण ती त्यांच्याबरोबर राहिली होती हिंदी स्त्रियांच्या परदेशातील शिक्षणासाठी तिने बरीच रक्क मागे ठेवली आहे असे कळते मी दुसऱ्याही एका गृहस्थाचे नाव अनेक वार ऐकले होती। ते गृहस्थ म्हणजे राजा महेंद्र प्रताप होत त्यांना मी स्वित्झर्लंडमध्ये पहिल्यांदाच भेटलो ते फार आशावादी दिसले त्यांचे विचार सदोदित नभोमंडळात विहार करीत असत वस्तुस्थितीशी त्यांची पूर्ण फारकत झालेली होती बहुरुप्याप्रमाणे असलेला त्यांचा वेष मी प्रथम पाहिला तेव्हा मी जरा चकितच झालो तिबेटच्या कडे पठारावर अथवा सायबेरियाच्या सगळं प्रदेशात तो पोशाख शोभला असता मॉन्टो येथे आणि त्यातूनही उन्हाळ्यात तो, तो पोशाख विचित्र दिसत होता अर्धवट लष्करी असा तो पेहरा होता गुडघ्यापर्यंत येणारे रशियन बुट त्यांनी घातले होते त्यांच्या कोटाला मोठमोठे कितीतरी खिसे होते व सर्व खिशात कागदपत्रे फोटोग्राफ वगैरे वस्तू कोंबलेल्या होत्या जर्मन चॅन्सेलर बेतमान होलोवेक यांचं एक पत्र सही केलेला कायसलचा फोटोग्राफ तिबेटच्या लामाचं एक पत्र व अशी शेकडो भेंडोळी व छायाचित्रे त्यातच असत त्या आणि निळ्या खिशांमध्ये इतिहास संशोधक मंडळाचे एक प्रदर्शनच होते मनाना, ते पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्यापासून राहत नसे ते म्हणाले की एकदा चीनमध्ये असताना महत्वाच्या पत्रांची एक पेटी गाळ झाली तेव्हापासून सगळी कागदपत्रे अंगावरच वागवायची असे मी ठरवून टाकले इतके किस्से शिवावे लागतात ते का याचा उलगडा अशा रीतीनं झाला जपान चीन तिबेट अफगाणिस्तान वगैरे ठिकाणच्या धारसी प्रवासाच्या कितीतरी गोष्टी महेंद्र प्रतापांच्या संग्रही होत्या हजारो प्रसंग आयुष्यात त्यांनी अनुभवले होते त्यांचा इतिहास फार मनोरंजक वाटत त्यांचा अगदी ताजा उपक्रम म्हणजे आनंद मंडळ ते त्यांनी स्थापन केले होते आनंदी असा हे त्या मंडळाचे ब्रीदवाक्य लॅट व्ही देशात या मंडळाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणात झाला होता असे त्यांच्या सांगण्यावरून कळले त्यांच्या मतप्रचाराची पद्धती अशी ते वेळोवेळी बरीचशी पोस्ट कार्ड पाठवीत त्यावर स्वतःचा संदेश आपलेला असत कार्ड जिनिवा येथे अगर इतरत्र भरणाऱ्या निनिराळ परिषदांच्या सभासदांच्या नावे पोस्टात पडत संदेशाखाली त्यांची स्वाक्षरी असे पण नाव लावीत ते मात्र विलक्षण लांब व वैचित्र्यपूर्ण असे असावायचे महेंद्र प्रताप यापैकी फक्त आद्याक्षरे तेवढी ठेवून मग इतर पुष्कळ नावे जोडण्यात येत त्यांची भेट दिलेल्या व त्यांच्या आवडत्या अशा प्रत्येक देशाचे एक एक निदर्शक नाव त्या मालिकेत होते आपल्या आंतरराष्ट्रीय वृत्तीला ते या प्रकारे प्रस्फुटता देत असत हे प्रदीर्घ नाव लिहून संपले की सडतेशेवटी मानव असे आपले यथायोग्य वर्णनिकरित महेंद्र प्रताप जे बोलत त्याचा गंभीरपणे विचार करणे मोठे कठीण काम होते मध्ययुगीन अद्भूत रम्य कथातील एखादे पात्र अथवा विसाव्या शतकात चुकून जन्मलेला डॉन किग झोटस आपल्यापुढे उभा आहे असे त्यांच्याकडे पाहिले की म्हणाई पण त्यांच्या स्वभावात सरळपणा व कळकळ दिसत असे मादाम कामा या पॅरिस येथे भेटल्या त्या वृद्ध झाल्या होत्या जवळ येऊन आपल्या चेहऱ्याकडे अगदी निरखून पाहत व एकदम तुम्ही कोण असे दुसरे विचारित बाई फार उग्र व भयंकर दिसाव्याच्या त्या बाय झाल्या असाव्यात कारण त्यांच्या प्रश्नाला काहीतरी उत्तर दिले तरी परिणाम कोणताच होत नसे कारण आपण किती सांगितले तरी त्यांचा जो काही ग्रह एकदा बनला असेल तो कायम राहील इटलीमध्ये काही वेळा मौलवी ओबीदुल्लांची भेट झाली ते चलाक म्हणजे जुन्या तरीच्या राजकीय कारस्थांच्या कामात चलाक दिसले आधुनिक जगाची त्यांना ओळख नव्हती हिंदुस्तानच्या संयुक्त घटनेची त्यांनी एक योजना आखली होती त्यात जातीय प्रश्न व्यवस्थित रीतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला दिसला इस्तांबूलमधील आपल्या कामगिरीची हकीकत त्यांनी पण मला त्यात विशेष गोळी नसल्यामुळे मला तिचे स्मरण राहिले नाहीत काही महिन्यांनी त्यांना लाला लजपतराव भेटल्यावर तीच गोष्ट मौलवींनी त्यांनाही नियोजन केली असावी लालाजींवर त्यांच्या म्हणण्याचा बराच परिणाम झाला असावा कारण हिंदुस्थानातील त्या वर्षीच्या कायदेमंडळातील निवडणुकीच्या वेळी ती गोष्ट व त्यापासून काढलेली चुकीची अनुमानी व उपसिद्धांत यांना खूपच महत्व प्राप्त झाले मौलवी हिजाज येथे गेले नंतर मला त्यांच्याविषयी काही बातमी मिळाली नाही बरकत नावाचे दुसरे एक मौलवी होते पण ते अगदी निराळ्या सदरातले माझी त्यांची भेट प्रथम बर्लिन येथे झाली गृहस्थ रसा, मोठरसाळ अतिउत्साही व कोणालाही हव वाटतील असे होते जरा दरा भाबडाच फारशी बुद्धीमत्तेची देनगी नाही पण नवे विचार जाणून घेण्याची नवे जग समजून घ्यायची त्यांची तयारी होती आम्ही स्वित्झर्लंडमधे असता एकोणीशे साली सॅन फ्रान्सिस्को येथे वाढल्याची बातमी ऐकून मला वाईट वाटल महायुद्धकालीन गटांपैकी पुष्कचे लोक बर्लिनला राहत पण त्यांचे संघ स्वरूप केव्हाच विरायला गेल होते त्यांचे आपसात पटत नसे व त्यांच्यात भांडणे सुरु झाली होती दुसऱ्याने विश्वासात गेला असा प्रत्येकाचा मनात संशय होता सगळीकडे राजकीय निर्वासितांचिबच असलिन मध राहणाऱ्या या हिंदी लोकांपैकी पुष्कळजण बैठक मध्यमवर्गीय उद्योग करीत होते, पण तसे उद्योग सुद्धा मिळाले तर मिळत युद्धोत्तर जर्मनीत तेही दुर्मिळ झाल होते क्रांतिकारक वृत्ती त्यांच्यात मोहीसुद्धा उरलली नव्हती व ते राजकारणात येत किंचितही घालत नसत या महायुद्धकालीन गटाचा इतिहास मनोरंजक वाटला एकोणीशे साली त्यांच्यापैकी बहुतेक जण जर्मनीतील निनिराळ्या विश्वविद्यालयातून शिकत होत जर्मन विद्यार्थ्यांच्या जीवनाशी त्यांचे जीवन एकरुप होऊन गि ते जर्मन गाणी गात जर्मन खेळ खेळत जर्मन बिअर पित व जर्मन संस्कृतीविषयी त्यांच्या मनात सहानुभूती व आदरबुद्धी वसत असे महायुद्धाशी त्यांचा काय संबंध होता पण जर्मनीत राष्ट्राभिमानाचे जे वेड़ पिकले त्याचा त्यांच्यावर काही अंश परिणाम झाल्यापासून राहिला नाही वास्तविक त्यांना ब्रिटिशांचा द्वेष वाटे करे पण जर्मनीबद्दल त्यांना प्रेम वाटत होते असे नव्हे त्यांच्या देशाभिमानामुळे ते ब्रिटिशांच्या शत्रू झुकले इतकेच महायुद्धाला तोंड लागल्यानंतर आणखी काही जागरुक क्रांतिवादी हिंदी लोक स्वित्झर्लंडच्या वाटेनी जर्मनीत उतरले या लोकांनी एक समिती बनवून हरदयाळांना पाचारण कल हरदया तव्वा अमेरिकेच्या पश्चिम किन्यावर राहत होत हरदया येईपर्यंत काही महिन्या लोटले, तितक्या अवधीत ही समिती म्हणजे एक बड़ प्रस्ताव होऊन बसले होते समितीला जर्मन सरकारने जवळ महत्व आणून दिशविरोधी जितके म्हणून घटक असतील तेवढ्यांचा उपयोग करून घ्यावा यात जर्मन सरकार एका पायावर तयार होत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा फायदा आपल्या करून घ्यावा ही हिंदी लोकांची दृष्टी होती जर्मनीचे श्राद्ध विकत घेऊन आपण तर्पण करीत बसाव अशी काही त्यांची इच्छा नव्हती पण हवे नको ठरविण्याची त्यावेळी परिस्थिती नव्हती जर्मन अधिकाऱ्यांना ज्या गोष्टींची विशेष आवश्यकता होती ती गोष्ट त्यांना पुरवणे आपण्याला शक्य आहे अशी त्यांची समजत झाली व त्या भरोशावरच थोडीशी घासागीस करणे शक्य झाले होते जर्मन सरकारने हिंदी स्वातंत्र्याची हमी द्यावी असा त्यांनी आग्रह धरला असे दिसते की जर्मन परराष्ट्रीय खात्याने त्यांच्याबरोबर तहनामाही केलेला होता जय झाला स्वातंत्र्य आपण मान्य करू असे वचन व इतरही काही अटी त्या तहनाम्यात नमूद करण्यात आल्या या तहनाम्यावर विसंबूनच त्यांनी महायुद्धात मदत करण्याचे कबूल केले सरकार या समितीचा सर्व प्रकारे मान इतमाम ठेवित असे व तिच्या प्रतिनिधीनात जवळजवळ परराष्ट्रीय वकिलांच्या वा दर्जाने वागविण्यात येईल या गटातील अननुभवी तरुण माणसांना अशा प्रकारचे महत्व एकायकी प्राप्त झाल्यामुळे त्यापैकी काही जण जरा शेफाळल्याप्रमाणेच वागू लागले आपण काहीतरी ऐतिहासिक कामगिरी बजावीत आहोत नवयुगाला प्रारंभ करणारे व अत्यंत महत्वाचे असे कार्य आपल्या शिरावर पडलेले आहे अशी त्यांची समजूत होऊन बसली त्यापैकी पुष्कांना साहसाची कामी करावी लागली व पुष्कदा जीवावरचे प्रसंगही त्यांच्यावर उदरले महायुद्धाच्या उत्तरकांडात त्यांचे महत्त्व कमी कमी होत जाऊन सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले हरदया अमेरिकेहून आले परंतु त्यांना केव्हाच गचांडे मिळाली होती समितीबरोबर त्यांचे मुळीत जमिना जर्मन सरकार व समितीचे लोक दोघेही त्यांना अविश्वास समजत असत त्यांनी हरदयांना हळूच बाजूला काढले एकोणीशे सव्वीस सालामध्ये मी युरोपमध्ये असताना युरोपमधील जुने हिंदी रहिवासी हरदयांविषयी इतक्या तुच्चतेने व संंदापाने बोलत की मी तर त्यांचे बोलणे ऐकून चकितच झालो त्यावेळी हृदया स्वीडनमध्ये राहत असत मला ते भेटले नाहीत महायुद्ध संपले व त्याचबरोबर हिंदुस्थानी समितीचे वैवावी संपले त्यांच्या सर्व आशाभग्न झाल्यानंतर जीवनात काही गोडी उरली नाही उच्च महत्वाकांक्षा मनात बाळगून त्यांनी डाव टाकला पण तो फसला इतक्या मोठ्या साहसानंतर व युद्धाच्या जमान्यात एवढी मानमान्यता उपभुगल्यानंतर साधे आयुष्य हे केव्हाही वृक्षच वाटणार पण आता वेळ अशी आली की चार चौघांसारखे पोटबरू जीवनही महाग झाले त्यांना हिंदुस्थानची वाट बंद झाली होती युद्धानंतर जर्मनीत पोटाला मिळण्याची मारामार पडू लागली तो मोठा कठीण प्रसंग होता नंतर त्यापैकी काही जणांना ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात परत येण्याची परवानगी दिली पण पुष्कांना जर्मनीतच घर करावे लागले त्यांची स्थिती मोठी विचित्र झाली ते कोणत्याच राष्ट्राचे नागरिक राहिले नाहीत त्यांच्याजवळ अवश्य तो परवानाही नव्हता जर्मनीच्या बाहेर प्रवास करणे कठीण होत असे व जर्मनीत रहावे तर तेथेही अनेक अडचणी आहेत पोलिसांचीही मेहर जर असली तर ठीक अनिश्चित व संकटमय असे त्यांचे जीवन होते पोट भरावे कसे याची चिंता त्यांच्या मनाला जाळत राही एकोणीशे त्रेतीसच्या सुरुवातीला नाझी सत्ता प्रस्थापित झाली व तेव्हापासून त्यांच्या दुर्दैवात भर पडली अनार्य लोकांना विशेषतः आशियामधील लोकांना जर्मन दक्षकाजार आलिला नाही जोपर्यंत तिसरसूत चालले आहेत तोपर्यंतच त्यांना तिथ राहण्याची परवानगी मिळत ब्रिटिशांच्या हिंदुस्थानावरील सत्तेला हिटलरकडून स्पष्ट मान्यता मिळाली आहा ब्रिटिशांची सहानुभूती मिळवावी व ब्रिटिश सरकारच्या रोषाला प्राप्त झालखा कोणत्याही हिंदी माणसाला आपण उत्तजन देतो असू नये म्हणून त्यांनी ही गोष्ट कल्ली असावी हे उघड आहे जर्मनीतील युद्धकालीन संघापैकी एक प्रमुख गृहस्थ आम्हाला बर्लिन येथे भेटले त्यांचे नाव च्यंबक राम पिलाई ते जरा भंपकच दिसले तरुण हिंदी विद्यार्थ्यांनी त्यांना अश्लाघ्य असे एक टोपन नाव थटेने दिले होते त्यांना राष्ट्रवादच तेवढा समजत असे कोणत्याही प्रश्नाचा सा सामाजिक अगर आर्थिकदृष्टीने विचार सुरू झाला की ते त्या विषयाला बघलतेत जर्मन राष्ट्रवाद्यांबरोबर त्यांची खूपच दोस्ती होती ज्या थोड्या हिंदी गृहस्थांचे माझी विचारसरणीशी पडत असे त्यापैकी हे एक होते काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मृत्यूची बातमी मला तुरुंगात वाचवायला मिळाली सर्वस्वी निराळ्याप्रकारचे गृहस्थ म्हणजे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय हिंदुस्थानातील एक प्रसिद्ध घराण्यांपैकी ति होते लोकात ते चट्टो या नावाने ओळखले जात अतिशय कर्तबगार व अतिशय गोड अशी ती व्यक्ती होती त्यांची नेहमी ओढग्रस्त असपडे फाटके असत व पुष्कळ वेळा त्यांना एक वेळच्या जीवनापुरती पैसे मिळण्याचीही पंचाईत पड मी इंग्लंडला शिक्षण घेत असता ती माझ्या जरा होते मी हैरो गेलो तेव्हा ऑक्सफर्डला शिकत होते तेव्हापासून तिंदुस्थानात आलेच नाही कधी कधी त्यांना घरची ओढ लागून हिंदुस्थानात याव म्हणून त्यांच्या मनाची तळमळ सुरू होईल त्यांच्या घरचे सर्व संबंध केवळ सुटून गेलेआ तिंदुस्थानात आल तर त्यांना कंटाळा मात्र खचित येईल परंतु कितीही काळ लोटला व कितीही दुर्दर्ज दक्षात प्रवास कला तरी घराकडची ओढ कायमच राहत कोणत्याही निर्वासिताला हा पायगोवा तोडणे शक्य होत नाही याला आज मॅझिनीने जळजळ असे म्हटलं आह परदेशात मला जे राजकीय निर्वासित भटल माझे विशेष चांगली मत झाले नाही ही गोष्ट नमूद केली पाहिजे त्यांच्या त्यागाचे मला अर्थातच कौतुक वाटते व त्यांनी जे हाल सोसले व सध्या त्यांच्या मार्गात ज्या अडचणी उभ्या आहेत त्याविषयी माझ्या मनास सहानुभूती आहेच त्यांच्यापैकी पुष्कळसे लोक मला भेटले नाहीत सर्व जगभर ते पसरलेले आहेत फारच थोड्यांची नावे आपल्याला ऐकून तरी माहिती झाली असतील बाकीचे हिंदुस्थानी जगातून फार नष्ट झाले असून ज्या देशबांधांच्या भल्यासाठी त्यांनी खटपट केली त्यांना त्यांची आठवणही उरलेली नाही जी थोडी माणसे मला भेटली त्यापैकी दोनच व्यक्ती विशेष बुद्धिमत्ताच्या अशा वाटल्या एक वीजरेंद्र चट्टोपाध्याय व दुसरे एम एन रॉय यांची मास्को ध्व फक्त अर्धा तासच भिली एक तिप्रमुख कम्युनिस्ट समजले जात नंतर त्यांचा कम्युनिझम कट्टर कम्युनिझमहून जरा निराळा पडला चटोपाध्याय कम्युनिस्ट पक्षाच नसल तरी त्यांची मते कम्युनिझमच्या बाजूला झुकत होती हल्ली दोन तीन वर्ष रॉय हि तुरुंगातच अडकून पडल आहा युरोपच्या पाठीवर कितीतरी हिंदी लोक भटकत राहिल आहा थे। त्यांच्या तोंडून क्रांतीची भाषा ऐकू येत विलक्षण आणि साहसाच्या अशा सूचना त करीत असतात व आपल्याला विचित्र वाटतील असश्चिचारत असतात ब्रिटिश हेर खात्याची भीती त्यांच्या अंतकनात कायमचे ठाणे देऊन बसली असावी अशी म्हणायला शंका वाटते पुष्कळ युरोपियन व अमेरिकन लोकही आम्हाला भेटले रोमा रोला यांना भेटण्यासाठी आम्ही पुष्कळ वेळा जिनीवापासून व्हिलेनोवा येथे जात असो आम्ही त्यांच्याकडे प्रथम गेलो तेव्हा गांधीजींनी लिहिलेले परिचय बरोबर नेले होते दुसरी मोलाची भेट म्हणजे तरुण जर्मन कवी व नाटककार अर्न्स टेलर यांची नाझी आमदानमुळे त्यांना जर्मनी स्थान उरले नाही न्यूयॉर्क येथील सिव्हिल लिबर्टीज युनियनचे रॉजर बार्डविन यांचीही भिनिवाला असताना धनगोपाल मुखर्जी यांच्याबरोबरही आमचा स्नेह जमून फ्रँक बुकमन ही गृहस्थ मला युरोपला जाण्यापूर्वी भिक्सफर्ड ग्रुप मुव्हमेंटच प्रवर्तक होत त्या विषयासंबंधी त्यांनी मला काही वाङ्मय दिल होत वाचून मला अतिशय नवल वाटले व वा जिज्ञासाही उत्पन्न झाली जिनिवा इथं ते, ते गृहस्थ मला पुन्हा भि रुमान या देशात भरणाऱ्या त्यांच्या संघटनेच्या आंतरराष्ट्रीय समारंभासाठी त्यांनी मला आमंत्रण दिल पण तिथं जाता आल्यामुळे या नव्या भावनावादी चळवळीचक्ष्म निरीक्षण मला करता आले नाही माझी जिज्ञासा अध्यापी तशीच राहिली आहे ऑक्सफर्ड ग्रुप चवीचा विस्तार होत असल्याचे वाचले की मला अधिकाधिकच आश्चर्य वाटत असतं